श्री गणेशायन महा वाल्मिकी रामायण बालकांड स्वर्ग एकतीसावा एकवीसावा पुत्रस्नेहाने अत्यंत व्याकुळ होऊन काढलेल्या उद्गारांचे ते त्याचे बोलणे ऐकून रागाने कौशिक राजाला होणार आहे अगोदर शेची पूर्ती करतो असे वचन दिल्यानंतर आपले वचन तू मोड पाहत आहेस हे रघुकुलात हे रघुकुलातल्या माणसांना शोभणारे नाही त्या कुलाला हे विपरीत आहे तुला योग युक्त वाटत असेल तर राजा मी जसा आलो तसा निघून जातो काकुच्छा तू आपले वचन खोटे करणारा होत आहेस ठीक आहे तुझ्या बांधवांसह सुखी हो त्या सूज्ञ विश्वामित्रांना क्रोधाने भरलेले पाहून सारी पृथ्वी कापू लागली देव अतिशय घाबरून गेले सारे जग भयभीत झालेले जाणून तपस्वी बुद्धिमान महर्षी वशिष्ठ राजाला होणारे ईश्वांकूच्या कुलात जन्माला आलेला तो साक्षात दुसरा धर्मच मानला जातो तू निश्चयी नियम पालन करणारा गौरवशाली आहेस तू धर्म सोडू नकोस रघुकुलाचा वंशज राघव हा धर्मात्मा म्हणून त्रैलोक्यात प्रसिद्धी पावलेला आहे तू स्वधर्माचा अवलंब कर अधर्म ओढून घेऊ नयेस करीन वचन दिल्यानंतर बोललेले न करणारं ते इष्टापूर्तं म्हणजे यज्ञयागादी कर्मे आणि लोकोपयोगी केलेली कार्य यांचे पुण्य नष्ट होते म्हणून रामाला सोडून दे त्याने अस्त्रविजा केलेली असो नसो अग्नी जसे अमृताचे रक्षण करतो तसे कौशिक मुनी त्याचे रक्षण करीत असताना राक्षस त्याला सहन करू शकणार नाही हे कौशिक मुनी साक्षात धर्मच होत वीरवंदामध्येही सर्वोच्च जगात सर्वाहून ज्ञानी आणि तपाची परिसीमा असे ते आहेत नानाविध अस्त्रांची यांना माहिती आहे इतकी माहिती असणारा आज कोणी दुसरा पुरुष नाही पुढेही कुणी होणार नाही मग ते देव असोत ऋषी असोत अमरकोटीतले दुसरे कोणी असोत राक्षस गंधर्व यक्ष प्रवर किन्नर महा सर्प कोणी असो कृष्वास्व प्रति प्रजापतीचे पुत्र असेही परमधार्मिक अस्त्रे पूर्वी कौशिक राज्य करीत असताना त्यांना देण्यात आली होती हे कृषांशाचे पुत्र म्हणजे प्रजापतीच्या कन्याचे पुत्र होत ते नाना रूपांचे फार मोठ्या प्रभावाचे अत्यंत तेजस्वी आणि जय प्राप्त करून देणारे जया आणि सुप्रभा या दक्षाच्या कन्या सुंदर कटी असणाऱ्या त्यांनी शंभर रखरखणाऱ्या शस्त्रास्त्रांना जन्म दिला जयाला वर मिळाल्याप्रमाणे अनुपम आणि रूपे न दिसणाऱ्या असे उत्कृष्ट पन्नास पुत्र असुर सैन्याचा सा वध करण्याकरता मिळाले सुप्रभेलाही संहार नावाचे अजिंक्य आणि अमोघ असे शक्तिशाली आणखी पन्नास पुत्र झाले या सर्व अस्त्रांचे या कौशिकाला यथायोग्य ज्ञान आहे आणि जी पूर्वी झालेली नाहीत अशीही आणखी निर्माण करण्याचे या धर्मज्ञामध्ये सामर्थ्य आहे हे राघवा त्यामुळे या मुनिप्रमुख धर्मज्ञ महात्म्याला झालेले आणि होणारे काहीच अज्ञात नाही अशी महान व्यक्ती शक्ती असणारे महा तेजस्वी आणि महायशस्वी हे विश्वामित्र आहे यांच्यासोबत रामाने जाण्याविषयी तू मनात संशय धरू नकोस राक्षसांना शरण आणण्याला हा कुशिकपुत्र स्वतः समर्थ आहे केवळ तुझ्या पुत्राच्या हितासह तुझ्याकडे येऊन ते त्याची याचना करीत आहेत मुनींचे हे बोलणे ऐकून रघुश्रेष्ठ राजा निश्चित होऊन आनंदी झाला आणि मनाने रामाला कौशिकांच्या स्वाधीन करण्याला सिद्ध झाला बालकंडाचा एकविसावा सर्ग समाप्त सर।